अध्याय तीनशे पंचवीसावा शुकांचे ज्ञानप्राप्त्यर्थ जनकाकडे गमन भीष्म सांगतात मोक्षाचा निधीध्यास घेऊन विनयशील शुकाचार्य पित्याजवळ आले आणि परमप्रदाची प्राप्ती भावी, हा हेतु मनात धरून त्यांनी आपल्या पित्याला अभिवादनपूर्वक प्रश्न केला हे प्रभू आपण मोक्षधर्म पूर्णपणे जाणता तेव्हा माझ्या मनाला अत्युच्च शांती मिळेल असे ज्ञान मला सांगा युधिष्ठिरा पुत्राचे भाषण ऐकून ऋषीश्रेष्ठ व्यास त्यास म्हणाले हे पुत्रा धर्माचे तसेच इतर विविध धर्मांचेही अध्ययन कर मग पित्याच्या अज्ञेश अनुसरून सदाचरणी लोकांमध्ये श्रेष्ठ स्थानी असलेल्या शुकाचार्यांनी अखिल योगशास्त्रामध्ये तसेच कपिल मुनी उपदिष्ट केलेले जे सांख्यशास्त्र ही पारंगतता मिळवली नंतर देवा व्यासांनी पाहिले की आपला पुत्र वेदाध्ययनाने समर्थ झाला असून ब्रम्हदेवा पराक्रमी बनला आहे आणि तो मोक्षधर्म ज्ञानातही प्रवीण झाला आहे तेव्हा ते चारा ते म्हणाले की मिथिल देशाचा राजा जो जनक त्याचेकडे जा तो मिथिलेश्वर तुला सर्व मोक्षार्थ उलगडून सांगेल नंतर राजा पित्याची आज्ञा घेऊन सर्व धर्मांचे स्वरूप व विशेषतः मोक्षधर्माचे परमस्थान कोणते ते मिथिलेश्वराला विचारण्यासाठी शुकाचार्य मिथिलेला गेले जाण्यापूर्वी व्यासाने शुकांना बजावले माझ्या बोलण्याचा विश्वे वाटून न घेता इतर मनुष्य प्राणी ज्या मार्गाने जातात त्या मार्गाने जा योग वलाने अंतरिक्ष मार्गाने जनकाकडे जाऊ नको तसेच व्यास आणखी म्हणाले की जाशील तो साधेपणाने जा सुखाची इच्छा धरून जाऊ नको वाटेत विशेष गोष्टींच्या चौकशा करीत बसू नकोस कारण त्या पडलास म्हणजे बांधला गेलास तो राजा आपला यजमान आहे त्याच्याशी ताठ्याने वागू नको त्याच्या संगतीत जोपर्यंत असतील तोपर्यंत त्याचे आज्ञेत राहून तो सांगेल तसा चाल तो तुझे सर्व संशय नष्ट करील सर्व प्रकारचे धर्म जाणणारा जनक राजा मोक्षशास्त्रामध्ये देखील पारंगत असून शिवाय माझा यजमान आहे तो जे जे सांगेल ते ते मनामध्ये कोणताही किंतू न आणता करण्याचा क्रम ठेव याप्रमाणे पित्याचा सूचना ऐकून घेतल्यानंतर समुद्रवलयांकित पृथ्वीचे अंतरिक्षातून उल्लंघन करण्याला जरी धर्मात्मे शुकमुनी समर्थ होते तरी ते पितृनिर्देशास अनुसरून पायानेच मिथिडेला जाव्यास निघाले जाता जाता पुष्कळ पर्वत नद्या तीर्थे सरोवरे अनंत हिंस्त्रपशू मृग इत्यादीकांनी व्यापलेली वने राने आणि मेरू हरी व पुरुष ही तीन वर्षे एकामागून एक ओलांडून शेवटी शुकाचार्य भारत वर्षात येऊन थडकले चीन हूण इत्यादी लोक ज्या देशात वास्तव्य करतात ते विविध प्रदेश पहात पहात अखेर शुकमनी आर्यावर्तात प्राप्त झाले पित्राज्ञेस अनुसरून व पित्याने सांगितलेल्या गोष्टी पूर्णपणे लक्षात ठेवून अंतरिक्षातून पक्षी जसे मार्ग आक्रमण करतात तसे शुक हे जमिनीवरून आपला मार्ग क्रमित चालत होते मार्गाने जरी रम्य पट्टणे गजगजलेली शहरे आणि विचित्र रत्ने त्यांचे दृष्टी ते टप्प्यात येत जात होती तरी त्यांचे अंगी पूर्ण वैराग्य बांधले असल्यामुळे त्या गोष्टी बघण्याकडे त्यांचे मन गुंतले नाही मार्गक्रमण करता करता पुष्कळ सुंदर उपवने पुण्यपावन देवालये व तीर्थे टाकून शुकमनी पुढे गेले आणि थोड्याच अवकाशाने महात्मा धर्मराज जनकाचा सुखकर छत्राखाली असलेल्या त्या विदेहदेशी प्राप्त झाले त्यात नाना प्रकारचे अन्न रस भोजने इत्यादिकांनी युक्त असे भरभस्तीचे गाव गाई वगैरेंच्या कळपाने गजबेललेली समृद्ध खेडी व गहूवाडे शाळू व जवस यांनी फुललेली शेते हंस सारस इत्यादी पक्षी समुदायांनी युक्त आणि चांगल्या प्रकारच्या रम्य क्रमलिनींनी शोभणारी अशी रमणीय सरोवरे त्यांचे दृष्टीस पडली त्याप्रमाणे त्या महान श्रीमान लोकांनी भरलेल्या विदेह देशामधून पर्यटन करता करता शुकाचार्य हे पुष्पफलादिकांच्या बहाराने अतिरम्य दिसत असलेल्या मिथिलेच्या उद्यानापर्यंत आले पण बायका पुरुष हत्ती अश्व रथ इत्यादिकांनी गजबजलेल्या त्या उपगणावरून चालले असता देखील त्या अढळनिश्चयी शुकानी तिकडे लक्ष पोहोचविले नाही केवळ मोक्षसंबंधी विचाराचे दडपण त्यांचे मनावर असल्याने मोक्ष कसा मिळेल या विचारातच तल्लीन झालेले ते शुकमुनी वृत्ती अंतर्यामी रंगून गेल्यामुळे प्रसन्नचित्ताने तडक मिथिलेपर्यंत येऊन पोहोचले निशंक मना नगरदेशीत राजधानी में प्रवेश द्वारापाल कठोर शब्दी ततिबंध किया मना की समता ढलू न देता शुक आचार्यथे स्तब्ध उभे रहखरतापाने आ प्रवास श्रमाने अथवा क्षुधा तुषाधिका पीढ़े ने त्रास अथवा शीण कि ग्लानी आ इतक्यात त्या द्वारपालांपैकी एक आला शुकाचार्य मध्यानी हे मध्यानीच्या सूर्याप्रमाणे तेजोबलाने चमकत आहेत असे पाहण्याबरोबर वाईट वाटले म्हणून त्याने हात जोडून यथाविधी शुकाचार्यांचे पूजन व अभिवादन केले आणि त्यांना राजवाड्याच्या दुसऱ्या चौकात तो घेऊन गेला बाबारे त्या ठिकाणी देखील छाया व प्रकाश यांना सारखेच लेखित असून ज्यांचे तेज या दोन्ही ठिकाणी सारखेच अधिकृत राहत असे असे ते शुकमुनी मोक्षगर्वांचे मनन करीत उभे राहिले थोडा वेळ झाला नाही तोच जनकराजाचा मंत्री तेथे आला आणि हात जोडून त्यांना तिसरा चौकात घेऊन गेला आणि तेथून अंतःपुराला लागून चित्ररथ गंधर्वाच्या उपवनासारखे अतिरम्य प्रमदावान होते प्रमद, प्रमदावन होते तिकडे त्या राजमंत्र्याने शुकान्न नेले त्या उपोगनातील सर्व वृक्षांना मोहर आला होता आणि त्या ठिकठिकाणी व्यवस्थित रीतीनेच रचलेली जलमंदिरे तयार केलेली होती तेथे शुकांना आसन देण्याविषयी आज्ञा देऊन तो मंत्री निघून गेला आणि उत्तम उत्तम वेष परिधान केलेल्या सुश्रोवणी तरुण सुंदर मलमलीसारखी विरवरित लालघडक वस्त्रे लालेल्या लखलखणारे स्वर्णालंकार अंगावर घातलेल्या नाना प्रकारते संभाषण चमत्कार करण्यात कुशल व नृत्यगायनादी कलांमध्ये प्रवीण स्मितपूर्वक भाषण करण्यात निपुण अप्सरांप्रमाणे सुस्वरूप कामोपचारात विशारद दुसऱ्याचे मनोगत जाण्यात तयार किंबहुना सर्व कलांमध्ये निपुण अशा उच्च प्रतीच्या पन्नास मुख्य बारांगणा त्याने शुकांच्या सेवेसाठी पाठवून दिल्या त्यांनी अर्घ्यपाद्यादी देऊन शुकाचार्यांचे उत्तम प्रकारे पूजन केले आणि त्यांना वेली प्राप्त झालेले सुग्रास पदार्थ खाण्यासाठी अर्पण केले हे भारता भोजनोत्तर त्या स्त्रियांपैकी प्रत्येकीने जनकराजाचे ते अतिसुंदर अंतःपुरसंबंधी प्रमदवान प्रमदावन त्याला दाखवले त्या उदारधी श्रेष्ठ मुनीची त्या मनकवड्या स्त्रियांनी नाना प्रकारे क्रीडा करून हसून गाऊन परिचर्या केली परंतु शुद्धात्मे सुकाचार्य निशंकपणे आपल्या कामगिरीत घडून गेले होते कामक्रोधादी मनोविकारांना पार उच्छेद करून इंद्रिय मुठीत आणली असल्यामुळे त्यांना त्या युवतीलीलांच्या योगाने आनंद झाला नाही अथवा रागही आला नाही तदनंतर त्या श्रेष्ठ स्त्रियांनी त्यांचेसाठी देवांना शोभणारे दिव्य रत्नखचित आणि स्पृहणी आच्छादन घातलेले शह्यासन दिले मग पादप्रक्षालन करून संध्यावंदन आटोपल्यावर शुक त्या शुचूर्भूत आसनावर मोक्षध्यान करीत बसले त्या आसनावर शुकाचार्य रात्रीचा पहिला प्रहर संपेपर्यंत ध्यानस्थ बसले होते नंतर मध्यरात्र होताच रीतीप्रमाणे त्या समर्थ ऋषींनी निद्रा घेतली आणि एक प्रहर लोटल्यानंतर पुन्हा उठून ते शुचुर्भूत झाले एवढ्या सुंदर स्त्रियांचा गराडा सभोवार होता तरीही पुनः ध्यानस्थच बसले हे भारता याप्रमाणे शुकांनी यत्किंचितही या न ढळता जनकाकडे आल्यानंतर राहिल्याला दिवस व सर्व रात्र त्याच्या अंतःपुरात काढले ओम तत्स